स्कंधनववा अध्याय त्रेचाळीसावा स्वाहा देवी नारद म्हणाले नारायणा तुम्ही ज्ञानरूप आहात लक्ष्मीचे उपाख्यान आणि स्तवन मी ऐकले आता तिचे गुप्त आख्यान मला सांगा श्री नारायण म्हणाले आता तुला अतिशय गूढ दुर्लभ असे ज्ञान मी सांगतो नारद म्हणाले ही देवी स्वाहा स्वधा दक्षिणा वगैरेमध्ये वास करते म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे नारायण म्हणाले पूर्वी देव स्वतःच्या आहारासाठी ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला आपल्या आहाराविषयी सर्व निवेदन केले तेव्हा ब्रह्मदेवाने हरीची स्तुती केली नारद म्हणाले भगवान यज्ञरूप झाला मग यज्ञात ब्राह्मणाने दिलेल्या दानामुळे देवांची तृप्ती का होत नाही नारायण म्हणाले ब्राह्मण क्षत्रिय भक्तिपूर्वक हवी देतात पण देवांना ते प्राप्त होत नाही म्हणून पुन्हा उदास होऊन देव ब्राह्मणाकडे गेले तेव्हा ब्रह्मदेव श्री ध्यानाने श्रीकृष्णास शरण गेले आणि ध्यानाने त्याने प्रकृतीचे स्तवन केले तेव्हा कृष्णवाणी मनोहर रूप असलेली वरदायिनी देवी ब्रह्मदेवापुढे प्रकट झाली ती म्हणाली हे पद्मयोने वर माग तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला तू अतिसुंदर आहेस म्हणून तू अग्निची दाहशक्ती हो तुझ्या वाचून अग्निदहन करण्यास असमर्थ आहे तुझ्या नामोच्चाराने आणि मंत्राने मिळणारा हवी देवास प्राप्त होईल असे कर संपत्ती श्री गृहेश्वर असे रूप असलेले अंबिके देव आणि मानव याना तू नित्यपूजनीय होशी हे आत्ताच देवी खिन्न झाली ती म्हणाली मी भयंकर तपाने कृष्णाची सेवा करीन कारण त्याशिवाय इतर सर्व स्वप्नाप्रमाणे आहे तू जगाचा करता आणि शंकर संहर्ता आहे शेषाने विश्वाला धारण केले आहे धर्मधार्मिकांचा साक्षी आहे गणेश्वर देवांना पूज्य आहे पण ज्याच्या प्रसादाने प्रकृती ऋषी मुनी सर्वांना पूज्य झाले त्या श्रीकृष्णाचे मी चिंतन करते असे म्हणून ती लक्ष्मीचा अंश असलेली देवी एका पायावर उभी तप करू लागली एक लक्ष वर्षे तप केल्यावर तिला श्रीकृष्ण दर्शन झाले ते मनोरूम पाहून ते मनोरूप पाहून ती रूपवती कामेच्छेने मूर्छित झाली तेव्हा तपाने क्षीण झालेल्या देवी सुचलून धरून भगवान म्हणाला तू वराह वराकल्पात माझी पत्नी होशील तू नागजीताची नागजीती नागजी नावाची कन्या होशील तू सर्वांना पूज्य होशील अग्नी भक्तीभावाने तुला सांभाळून तुझ्याशी क्रीडा करील असे म्हणून देवगुप्त झाला त्याचवेळी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने त्रस्त झालेला अग्नि तेथे आला सामवेदोक्त मंत्रांनी त्या जगदंबिकेचे त्याने पूजन केले तिची स्तुती करून नंतर तिचे पाणीग्रहण केले नंतर शंभर दिव्य वर्षे त्यांनी निर्जन प्रदेशात तिला संभोग सुख दिले तिच्या ठिकाणी गर्भ राहिला 12 वर्षे तो गर्भधारण केल्यावर तिच्या पोटी दिव्य बालके जन्मास आली दक्षिणाग्नी गार्हपत्याग्नि आणि आहवनी अग्नि अशी त्यांची नावे आहेत ऋषी मुनी क्षत्रिय सर्वजण स्वाहात मंत्र उच्चारून हा देऊ लागले स्वाहा युक्त स्वाहायुक्त मंत्रग्रहण करणारा सर्व सिद्धी प्राप्त होतात स्वाहाशून्य मंत्र निंद होय स्वहां मंत्रामुळे देवांना आहुती मिळू लागल्या हे नारदा मी तुला स्वाहाचे उपाख्यान सांगितले आता तुला काय ऐकायचे आहे नारद म्हणाले स्वाहाच्या पूजेचे विधान ध्यान आणि स्तोत्र मला सांगा श्री नारायण म्हणाले सर्व यज्ञाच्या प्रारंभी शालीग्रामाचे ठिकाणी अथवा घरात स्वाहेची पूजा करावी नंतर कालप्राप्तीसाठी यज्ञ करावा ती सर्व सिद्धी देणारी मनुष्यांना कर्मांचे फल देणारी आणि शुभा आहे तिचे ध्यान केल्यावर मूल मंत्राने पाद्यादी देऊन तिचे स्तवन करावे म्हणजे सिद्धी मिळते त्याला मूलमंत्र असा ओम ह्रीम श्रीम वन्हीजाया देवयी स्वाहा या मंत्राने पूजा केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात अग्नी म्हणतो स्वहा वन्ही स्प्रिय आहे त्याला संतोष देणारी ती स्त्री आहे ती त्याची शक्ती आहे क्रियेचा काल देणारी आहे कर्माचा परिपाक देणारी नित्यगती पुरुषांना दहन करणारी अग्निस योग्य संसार सारूप घोर संसारातून पार नेणारी देवांना जीवनरूप देवांचे पोषण करणारी अशी आहे ही सोळा नावे जो भक्तीने पठण करतो त्याला ऐहिक आणि पारलौकिक सिद्धी प्राप्त होतात त्याची सर्व कर्मे अंगहीन न होता शुभ होतात निपुत्रिकाला पुत्र होतो हिनास भार्या मिळते रंभेप्रमाणे सुंदर पत्नी लाभल्यामुळे तो परमसुखी होतो अध्याय त्रेचाळीसावा समाप्त